स्कंद सहावा अध्याय अकरावा धर्माचे विवेचन जन्मेजय म्हणाला हे द्विजश्रेष्ठा भूभार हरण करण्यासाठी हरीने अवतार धारण केले पण द्वापर युगाच्या शेवटी पृथ्वी भाराने पीडित झाल्यावर अत्यंत आर्त झाली आणि गायीचे रूप घेऊन ती ब्रह्मदेवाला शरण गेली तेव्हा ब्रह्मदेवाने विष्णूची प्रार्थना केल्यावर भारतखंडात वसुदेवाच्या गृहात वासुदेवाने अवतार घेतला तो सह पृथ्वीवर अवतीर्ण झाला दुष्ट आणि दुराचारी सोमदत्त वैकरतन कर्ण यांचाच वध झाला पण स्त्री आणि धन लुटणारे तसेच इतरही दुराचारी भूमीवर राहिलेच मग कृष्णाने भूभार हलका केला म्हणजे नेमके काय केले माझ्या मनात हा संशय निर्माण झाला आहे व्यास म्हणाले हे राजा कालयोगाने उत्पन्न झालेल्या प्रजेचा समूळ नाश होत नाही युगधर्म हेच तिचे कारण होय धर्म अर्थ ह्यांचे अवलंबन करणारे असे प्राणी त्रेतायुगात झाले धर्म अर्थ काम यांचा आश्रय करणारे द्वापर होऊन गेले पण कलियुगात अर्थ आणि काम ह्याविषयीच लोक तत्पर झाले म्हणून या सर्वांचा करता कालच आहे राजा म्हणाला सत्ययुगात जन्मास आलेले धर्मनिष्ठ प्राणी आता कोठे असतात तसेच त्रेता आणि द्वापर युगात व्रते दाने करणारे प्राणी आज कोठे आहेत तसेच कलियुगातील पापी दुराचारी निंद्य पुढे कुठे असतील हे मला सांगा व्यास म्हणाले कृतयुगात पुण्य करणारे प्राणी देवलोकी जातात चतुर्वर्णातील स्वधर्मनिष्ठ लोक कर्माप्रमाणे उत्तम लोक प्राप्त करून घेतात सत्य दयाखे मानणारे चातुर्वर्णातील अशा वृत्तीचे लोक स्वर्गाला जातात हे राजा त्रेता आणि द्वापर युगात ही स्थिती असते कलियुगातील पापी लोक नरकात जातात आणि युग संपल्यावर पृथ्वीवर जन्माला येतात कलियुगाचा अंत हाच सत्ययुगाचा प्रारंभ होय द्वापराचा अंत म्हणजे कलियुगाचा आरंभ असा हा क्रम नेहमी साधू द्वापरात उत्पन्न झालेले असतात द्वापरातील साधू त्रेता आणि सत्ययुगात जन्माला येतात पण दुराचारी मात्र कलियुगात जन्मास येतात कर्माप्रमाणे त्यांना दुःख प्राप्त होतात जन्मेजे म्हणाला हे मुने आपण युग धर्मा विषयी मला सांगा व्यास म्हणाले हे राजेंद्रा युग स्वभावामुळे अंतकरणाला भ्रम होतो धर्म वेद्या पित्याने विप्राची मृत सर्प कंठा दडकून अवहेलना केली युगाचे बल जाणून सुज्ञ पुरुषाने धर्मकर्म करावे सत्ययुगात ब्राह्मण वेदशास्त्रज्ञ पराशक्तीची सेवा करण्यात तत्पर गायत्री ध्यान करणारे देवीची उपासना करणारे भुवनेश दयाळू होते क्षत्रिय प्रजाहित करीत असताना वेदकर्मर आणि पंडित होते सत्ययुगात चारी वर्णाचे लोक असताना सर्वजण धर्माचरण करणारे होते तसेच जगदंबीची ते आराधना करीत त्रेतायुगात धार्मिकता कमी झाली पूर्वीचे राक्षस कलियुगात ब्राह्मण होते म्हणून ते ब्राह्मण धर्मरहित पाखंडी दांभी व्यवहारचतुर वेदरहित निंदक शूर वृथा बडबडणारे धर्मापासून च्यूत जस जसा कलीचा प्रभाव वाढतो तसतसा धर्म क्षय पावतो त्या रिवर्णांचे लोक स्वधर्मरहित होतात सर्वत्र पापाचार मासतो स्त्रिया स्वैराचारी होऊन काम मोहात परपिडा देणाऱ्या पतीची फसवणूक करणाऱ्या पापतत्पर असलेल्या अशा निर्माण होतात शुद्ध आहाराने चित्तशुद्ध होते चित्त शुद्ध असल्यास धर्माचा प्रभाव दृढ होतो वर्णसंकर झाल्यास धर्मसंकर होऊ लागतो कलियुगात धर्मज्ञही अधर्माने वागतात या युगात पापचरण हे मनुष्याच्या स्वभावातच असते त्याचे निवारण करता येणार नाही त्यासाठी एकच उपाय आहे तो म्हणजे देवीच्या चरणांचे दर्शन करणे देवीच्या नामामृताने पापाचा नाश होतो या उपायाने भीती नाहीशी होते सहजगत्या भगवतीचे नाव उच्चारले तरी जे फ़ल मिळते तेवढे फ़ल देण्यास प्रत्यक्ष इंद्र वगैरेही समर्थन आहे पुण्यक्षेत्री देवीचे नाव घेतल्यास काळाचीही भीती नाही चित्त शुद्ध करून देवीची भक्ती केल्यास पापमोचन होते हे जन्मेजय राजा मी तुला हे शास्त्र रहस्य सांप्रत निवेदन केले तू देवीच्या चरणांचे स्मरण कर अजपा नावाचा जप पुष्कळ जण करतात पण त्यांना त्याची महती माहित नसते कारण ते मायेने मोहित असतात आता तुला युग धर्माच्या विषयी आणखी काय ऐकायचे आहे